ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दुसरा मगराने गजेंद्राला पकडणे शुकाचार्य म्हणाला परीक्षिता क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा एक प्रसिद्ध सुंदर श्रेष्ठ पर्वत होता तो दहा हजार योजने होता त्याची लांबीरुंदीसुद्धा चारी बाजूनी एवढीच होती त्याच्या चांदी लोखंड आणि सोन्याच्या तिन्ही शिखरांच्या तेजाने समुद्र दिशा आणि आकाश झगमगत असत त्याची आणखी कितीतरी अशी शिकरी होती की जी रत्नी आणि धातूंच्या रंगीबेरंगी छकांनी सर्व दिशा प्रकाशित करीत असत त्यांच्यावर वेगवेगळ्या जातीचे वृक्ष वेली आणि झुडपे होते झऱ्यांच्या झुळझुळ पाण्याने ती निनादच होती सर्व बाजूनी समुद्राच्या लाटा येऊन त्या पर्वताचे पायत होतो त्या पर्वतावरील हिरवे पाचू तेथील जमीन हिरवीगार करीत शिद्ध चारण गंधर्व विद्याधर नाग किन्नर आणि अप्सरा तेथील गुहांमधून विहार करण्यासाठी जेव्हा त्यांच्या संगीताच्या ध्वनीचा गुहांमध्ये प्रतिध्वनी उमटत असे तेव्हा मोठमोठे सिंह त्याला दुसऱ्या सिंहाचा आवाज समजून आपणही जोराने गर्जना करीत त्या पर्वताचे कडे निरनिराळ्या जंगली जनावरांच्या झुंडीने सुशोभित झालेली असत अनेक प्रकारच्या वृक्षांनी भरलेल्या देवतांच्या उद्यानांमध्ये सुंदर पक्षी मधुर कंठाने गात असत त्याच्यावर पुष्कळश नद्या आणि सरोवरे होते त्यातील पाणी अत्यंत निर्मळ होते त्यांच्या काठावर रत्नांची वाळू चमकत असे त्यामध्ये देवांगना स्नान करीत असत त्यामुळे त्यातील पाणी अत्यंत सुगंधित होऊन जाईल तो सुगंध घेऊन मंद मंद वारा वाहत असे त्रिकुटाच्या दरीमध्ये महात्मा भगवान वरुणाचे एक उद्यान होते क्रतुमान असे त्याचे नाव होते देवांगना क्रीडा करीत असत तिथे सगळीकडे नेहमी फळाफुला भरलेले दिव्य वृक्ष सोबत होते त्या उद्यानामध्ये मंदार पारिजात गुलाब अशोक चाफा आम्रवृक्ष चार फनस आंबाडा सुपारी नारळ खजूर म्हाळुंग मोह सागवान ताड तमाल असना अर्जुन रेठा औदुंबर पिंपरी वड पळस चंदन लिंब कांचन साल देवदार द्राक्ष ऊस केळी जांभूळ बोर रुद्राक्ष हरडा आवळा बेल कवट इडलिंबू बिब्बा इत्यादी वृक्ष डोलत होते त्या उद्यानात एक मोठे सरोवर होते त्यात सोनेरी कमळी उमललेली होती याशिवाय निरनिराळ्या जातीची कुमुद उत्पल कल्हार शतदल कमळांच्या सौंदर्याने ते शोभून दिसत होते त्यावर धुंद भंगे गुंजारव करीत होते पक्षांचा मनोहर किलबिलाट चालू होता तिथे हंस कारंडव चक्रवाक आणि सारस पक्ष्यांचे थवे होते पानकोंबडे आणि चातक यांचे पूजन चालू होते माश्या आणि कासव यांच्या हालचालीमुळे कमळपुष्पे डोलत होती आणि त्यांचे झडलेले पराग पाणी सुगंधित करीत होते कदंब वेत बोरू कदंबवेल इत्यादी वृक्षांनी ते वेढलेले होते कुंद कोरांटी, अशोक शिरीष कुडा हिंगनबेत कटीसेवंती सोनजुई नागताफा, पुन्नाग जाई मोगरा शेवंती कस्तुर मोगरा कदंब इत्यादी पुष्पवृक्ष तसेच तटावरील प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्यागार राहणाऱ्या इतर वृक्षांनी ते सरोवर अत्यंत शोभायमान दिसत होते तेथे एकदा त्या पर्वताच्या जंगलामध्ये अनेक हत्तींनीसह राहणारा एक गजेंद्र काट्याकुट्यानी भरलेल्या वेळू बांबू वेत मोठमोठी झुडपे झाडे यांना तुडवीत फिरत होता त्या मदरसाच्या नुसत्या वासाने मोठमोठे सिंह हत्ती वाघ गेंडे चित्ते मोठमोठे नाग काळीगोरी वानरे वनगाई वगैरे भिवून पळून जात आणि त्याच्या मर्जीने लांडगे डुकरे रेडे, अस्वली साळी वानर कुथ्री माकडी हरीन सशी इत्यादी लहानसहान प्राणी निर्भयतेने वावरत असत हत्तीची वयात येणारी पिल्ली उन्हाने व्याकुळ झालेल्या त्याच्या पाठोपाठ येत होती मोठमोठी हत्ती आणि हत्तींनीसुद्धा त्याच्या भूती कडे करून चालल्या होत्या त्याच्या प्रचंड शरीरामुळे पहाड सर्व बाजूनी कापत होता त्याच्या गंधस्थळातून स्रवणाऱ्या मदाचे पान करण्यासाठी भ्रमर त्याच्या भूती घिरत्या घालित होते लांबूनच कमळाच्या परागाने सुगंधित झालेला वारा हुंगून त्याची डोळी मदधुंद झाली होते त्याला आणि त्याच्या कळपाला अतिशय तहान लागली होती म्हणून तो लगबगिने सरोवराजवळ गेला त्या सरोवराचे पाणी अत्यंत निर्मळ आणि अमृताप्रमाणे मधुर होते सोनेऱ्याने शुभ्र कमळाच्या परागाने ते सुगंधित झाले होती। हत्ती अगोदर तिथे घुसून आपल्या सोंडीने भरपूर पाणी प्याला नंतर त्या पाण्यात डुंबून त्यांनी आपला थकवा घालवला गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे मायेने तू हत्ती आपल्या सोंडीने पाण्याचे फवारे उडवीत आपल्याबरोबरच हत्तीने आणि पिल्लांना नाहू घालू लागला तसेच त्यांच्या तोंडात आपली सोंड घालून त्यांना पाणी पाजू लागला भगवंताच्या मायेने अजान बनलेल्या उन्मत गजेंद्राला आपल्यावर मोठी आपत्ती कोसळणार आहे याची कल्पनाही नव्हती परीक्षिता त्याच वेळी त्याच्या वे प्रारब्धामुळे एका बलाढ्य मगरानी रागाने त्याचा पाय पकडला अशा तऱ्हेने योगायोगाने संकटात सापडलेल्या त्या अत्यंत बलवान गजेंद्राने आपली शक्ती एकवटून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला दुसरी हत्ती हत्ती आणि त्यांच्या पिलांनी पाहिले की त्यांच्या स्वामीला एक बलवान मगर मोठ्या वेगाने ओढून येत आहे आणि तो अत्यंत घाबरलेला आहे त्यांना अतिशय दुःख झाले ते चित्कार करू लागले पुष्कळाने त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते सर्व असमर्थ हो ठरले गजेंद्र आणि मगर आपआली संपूर्ण शक्ती पणाला लावून झुंजत होते कधी गजेंद्र मगराला बाहेर ओढ़ित होता तर कधी मगर गजेंद्राला आत ओढीत होता परीक्षिता अशा प्रकारे झुंज चालू असता एक वर्षे निघून गेली तरीही दोघेजण जिवंत होते हे पाहून देवसुद्धा आश्चर्यचकित झाले पुष्कळ काळपर्यंत वारंवार पाण्यात ओढला गेल्यामुळे शेवटी गजेंद्राचे शरीर थकले त्याच्या शरीरात ताकद राहिली नाही की मनामध्ये उत्साह राहिला नाही इकडे मगर जलचरच होता अशी असल्याने त्याची शक्ती क्षीण होण्याऐवजी वाढली अशा प्रकारे शरीरबलाचा अभिमान असणारा तो गजेंद्र एकाएकी प्राण संकटात सापडला आणि स्वतःला सोडवून घेण्यात जेव्हा असमर्थ ठरला तेव्हा आपल्या सुटकेच्या उपायावर त्याने पुष्कळ विचार केला शेवटी त्याने ठरवली हा मगर म्हणजे विधात्याने मला लावलेला फासच आहे याने मी कसावीच झालो आहे हे माझे बांधव हत्ती हत्तीसुद्धा जर मला या संकटात सोडवू शकत नाहीत तर या बिचाऱ्या हत्तीने कुठून सोडवू शकतील म्हणून आता मी परमेश्वरालाच शरण जातो अत्यंत प्रचंड वेगाने धावणाऱ्या काळरूप सर्पाला धुऊन जो कोणी शरण येतो त्याला जो वाचवतो तसेच ज्याच्या भीतीने मृत्यूसुद्धा आपले काम करतो तो जो कोणी जगदीश्वर असेल त्यालाच मी शरण आहे या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण बसतो